अध्याय चोपन्नावा शिशुपालाचे सहकारी राजे आणि रुक्मी यांचा पराभव आणि हो श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह हो। श्रीशुक्क म्हणतात अशा प्रकारे क्रोधाविष्ट झालेले सर्व राजे अंगावर चिलखत घालून आपापल्या वाहनांवर स्वार झाले आणि धनुष्य घेऊन आपापल्या सेनेसह से हो श्रीकृष्णांवर धावले राजन यादवांच्या सेनापतींनी जेव्हा पाहिले की शत्रू आपल्यावर चढाई करीत आहेत तेव्हा त्यांनी सुद्धा आपापल्या धनुष्यांचा टणत्कार केला आणि तोंड फिरवून तिच्यासमोर ते उभी राहिल जरासंधाच्या सनिहीजण घोड्यांवर काहीजण हत्तींवर तर काहीजण रथात बसलिहत हो धनुर्विदिष्णात असणार बाणांचा असा वर्षाव करू लागल की जसा ढगानी डोंगरावर पाडल मुसळधार पाऊस रुक्मिणीनिआपल्या पतीची सत्त बाण वर्षावानिआादि गिल्ली पाहिली तव्वि लाजून भयभीत नेत्रांनी तिन्ही ने भगवान श्रीकृष्णांच्या मुखाकड़ पाहिलि भगवान हसून म्हणाले सुंदरी बिहू नकोस तुझ्या सेनेकडून आत्ताच शत्रूच्या सेनेचा नाश होईल इकडे गद संकर्षण इत्यादी यदुवंशी वीरांना शत्रूचा पराक्रम सहन न होऊन त्यांनी शत्रुचे हत्ती घोडे आणि रथ यांच्यावर बाणांचा वर्षाव केला त्यांच्या बाणांनी रथ घोडे आणि हत्तींवर बसलेले शत्रुपक्षाच्या वीरांची कुंडले किरीट आणि पगड्यांनी सुशोभित झालेली कोट्यवधी मस्तके खडग, गदा आणि धनुष्ययुक्त हात मनगट मांड्या तसंच पाय तुटून जमिनीवर पडू लागली अशाच प्रकारे घोडे खेचर, हत्ती उंट गाढवं आणि माणसांची मस्तके सुद्धा तुटून रणभूमीवर पडू लागली शेवटी विजयाची अपेक्षा करणाऱ्या यादवांनी शत्रूच्या सेनेचा धुवा उडवला जरासंध इत्यादी सर्व राजे युद्धाकडे पाठ फिरवून निघालेत आपल्या भावीपत्नीला पळवल्यामुळे दुःखी झालेल्या निस्त निरुत्साही तोंड बाळलेल्या शिशुपालाच्या जवळ जाऊन त्याला तिणाल ह पुरुषसिंहा ही उदासीनता सोडून दे। कारण हे राजन प्राण्यांच्या बाबतीत कोणतीही गोष्ट मनासारखीच होईल किंवा मनाविरुद्धच होईल याची खात्री देता येत नाही कठपुतली ज्याप्रमाणे सूत्रधाराच्या इच्छेनुसार नाचत असत त्याचप्रमाणे हा जीवसुद्धा भगवंतांच्या इच्छेनुसारच सुखदुःखासंबंधी प्रयत्न करीत असतो तेवीस तेवीस औक्षणीय सेनेसह माझ्या श्रीकृष्णाने सतरा वेळेला पराभव केला मी मात्र एकदाच त्यांच्यावर विजय मिळवला तरीसुद्धा या घटनेबद्दल मी कधीही शोक करत नाही की आनंदीतही होत नाही कारण मला हे माहीत आहे की प्रारब्धानुसार कालच या जगाला नाचवीत असतो आम्ही सर्वजण मोठमोठ्या वीर सेनापतींचे से सुद्धा अधिपती असून श्रीकृष्णाच्या अधिपत्याखाली असलख्खा यादवांनी थोड्याशा सेनेनिशीच आमचा पराभव या यावेळी शत्रूंचा विजय झाला कारण काल त्यांना अनुकूल होता जेव्हा तो आम्हाला अनुकूल होईल तेव्हा आम्हीसुद्धा त्यांना जिंकू जेव्हा मित्रांनी त्याला अशा प्रकारे समजावलेतव्हा तो आपल्या अनुयायांच्यासह आपल्या राजधानीला परत गेला आणि त्याच वाचल मित्रराजेसुद्धा आपापल्या नगरांकड पण कृष्णद्ष्ठ्या रुक्मीला बहिणीचा श्रीकृष्णाशी राक्षसविवाह सहन झाला नाही त्यामुळे बलवान रुक्मीने एक औषणी सेनेसह से श्रीकृष्णांचा पाठलाग केला महाबहू रुक्मी खवळला कवच अंगात घालून धनुष्य घेऊन त्याने सर्व राजांच्या समोर प्रतिज्ञा केली आपणा सर्वांसमक्ष मी प्रतिज्ञा करतो की जर युद्धा श्रीकृष्णाला मारून मी रुक्मिणीला परत आणले नाही तर कुंडीनपुरात प्रवेश करणार नाही असे म्हणून तो रथावर आरूढ झाला आणि सारथ्याला म्हणाला जिथे कृष्ण असेल तिथे घोड्यांना तावड़तो पिटा आज मला त्याच्याबरोबर युद्ध करायचं आहे आज मी माझ्या तीक्ष्ण बाळांनी त्या दुष्ट गवळ्याच्या शौर्याचा गर्वधुळीला मिळवी कारण माझ्या बहिणीला तो बळजबरीनं घेऊन गेला आह भगवंतांचा प्रभाव न ओळखणारा तो मूर्ख अशी बडबड करीत फक्त एकच रथ घेऊन श्रीकृष्णांना थांब थाम म्हणून आव्हान देऊ लागला त्यांनी धनुष्याची दोरी ताकदीने ओढून श्रीकृष्णांवर तीन बाण मारले आणि तो म्हणाला यदूनच्या कुलकलंका जरा थांब कावळ्याने हवीर दव्य पळवावे त्याप्रमाणे तू माझ्या बहिणीची चोरी करून कुठे पळून चाललायस अरे मूर्खा तू मायावी आणि कपट युद्धात कुशल आहेस आज मी तुझा गर्वपात धुळेला मिळवतो माझे बाण जोपर्यंत तुला जमिनीवर आडवे करीत नाहीत तोवरच तू या मुलीला सोडून दे तेव्हा श्रीकृष्णांनी किंचित असून त्याचे धनुष्यस तोडून टाकले आणि त्याच्यावर सहा बाण सोडले तसेच त्याच्या चार घोड्यांवर आठ बाण आणि सारथ्यावर दोन बाण सोडले शिवाय तीन बाणांनी ध्वज तोडून टाकला तेव्हा रुक्मीने दुसरे धनुष्य घेऊन श्रीकृष्णांवर पाच बाण सोडले ते बाण लागल्यावर त्यांनी त्याचे तेही धनुष्य टाकले नंतर रुक्मीने आणखी एक धनुष्य घेतले परंतु अच्युतानी तेही तोडून टाकले रुक्मिने रुक्मीन परीघ शूल, ढाल तलवार शक्ती तोमर इत्यादी जी जी शस्त्रास्त्रे हातात घेतली ती ती सर्व भगवंतांनी तोडून टाकली तेव्हा संतापून रुक्मिने हातात तलवार घेऊन श्रीकृष्णांना मारण्याच्या हेतूने रथातून खाली उडी टाकली आणि पतंग जसा दिव्यावर झेप घेतो त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर झेप घेतली रुक्मी चाल करून येत असलक्षा पाहून श्रीकृष्णांनी आपल्या बाणांनी त्याच्या ढाल तलवारीच तुकड़ तुकड़ कलि आणि त्याला मारण्यासाठी म्हणून तीक्ष्ण तलवार हातात घेतली आपले पती भावाला मारू पाहत आहेत हे पाहून रुक्मिणी भीतीने व्याकुळ झाली आणि पतींच्या चरणांवर लोटांगण घालून काकुळ तिन म्हणाली हे देवदेवा हि जगतपते हि योग्वरा आपलं स्वरूप कोणीही जाणू शकत नाही हे महापराक्रमी हे कल्याण स्वरूप आपण माझ्या भावाला मारू नये श्री म्हणतात रुक्मिणी भीतीने थरथर कापत होती शोकामुळे तिचा चेहरा सुकलेला होता गळा दाटून आलेला होता भीतीमुळे सोन्याचा हार तिच्या गळातून खाली पडलेला होता अशा अवस्थेत तिने भगवंतांचे चरण पकडले तेव्हा भगवंतांचे हृदय करुणेने द्रवले आणि त्यांनी रुक्मीला मारण्याचा विचार सोडून दिला तरीसुद्धा मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याला श्रीकृष्णांनी दुपट्ट्याने बांधून आणि त्याच्या दाढी मिशांचे पाठ काढून त्याला विद्रूप केले तोपर्यंत यदूविनानी शत्रूच्या अद्भूत सत्ता हत्ती जस कमळांचे ताटवे चुरगळून टाकतो त्याप्रमाणे छिन्नविछिन्न करून टाकल नंतर त लोक तिथून माघारी फिरून श्रीकृष्णांच्या जवळ आल आणि पाहतात तर दुपट्ट्यानिबांधलिरुक्मी अर्धमेल्या अवस्थेत पडलि आह त्याला पाहून भगवान बलरामांना त्याची दया आली आणि त्यांनी त्याला मोकळ कलि नंतर श्रीकृष्णांना म्हणाल ह कृष्णा तू हे चांगलं कल नाहीस असे कर शोभत नाही आपल्या नातलगांच्या दाढी मिशा छाटून त्याला कुरूप करणे हा एक प्रकारे त्याचा वध असोय हो। त्यानंतर रुक्मणीला उद्देशून ते म्हणाले हे पतिव्रते तुझ्या भावाला विद्रूप केले म्हणून तू आमच्यावर रागावू नकोस कारण जीवाला सुख दुःख देणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्याला स्वतःच्याच कर्माचे फळ भोगावे लागते नंतर श्रीकृष्णाला म्हणाले कृष्णा आपल्या नातेवाईकाने वध करण्यायोग्य अपराध केला तरीसुद्धा आपल्याकडून त्याचा वध होणे योग्य नाही त्याला सोडून दिले पाहिजे स्वतःच्या अपराधामुळे तो अगोदरच मेल्यासारखा झालेला असतो मेलेल्याला पुन्हा काय मारणार पुन्हा रुक्मिणीला म्हणाले हे पतिव्रते ब्रम्हदेवानी क्षत्रियांचा धर्मच असा केला आहे की भावाने सुद्धा आपल्या भावाला माराव म्हणून हा क्षात्रधर्म अत्यंत कठोर आहे नंतर श्रीकृष्णांना म्हणाले जे अभिमानी लोक संपत्तीच्या गर्वाने आंधळी झालेले असतात ते राज्य पृथ्वी पैसा स्त्री मान तेज किंवा अन्य कोणत्याही कारणाने आपल्या बांधवांचासुद्धा तिरस्कार करतात पुन्हा ते, करता। ते रुक्मिणीला म्हणाले तुझा भाऊ सर्व प्राण्यांचा द्वेष करणारा आह त्याच्या कल्याणासाठीच आम्ही हा दंड त्याला दिलला आहे त्याला तू अज्ञानी लोकांप्रमाणे अनुचित मानित असलीस तर हा तुझ्या बुद्धीचा दोष आहे हेदेवी जे लोक भगवंतांच्या मायेने मोहित होऊन देहालाच आत्मा मानतात त्यांनाच हा आपला मित्र हा शत्रू आणि हा त्रेस्त असा मोह हो होतो देहधारण करणाऱ्या सर्वांचा मायातीत आत्मा एकच आहे पाणी घडा या उपाधी भेदाने जसे सूर्य चंद्र इत्यादी आणि आकाश एकच असून अनेक वाटतात त्याचप्रमाणे मूर्ख लोक शरीर भेदाने आत्मा भिन्न आहे असे मानतात या शरीराला उत्पत्ती आणि नाश आहे पंचमहाभूते पंच प्राण, तन्मात्रा आणि त्रिगुण हे याचे स्वरुप आहे देहाची अज्ञानामुळेच आत्म्याच्या ठिकाणी कल्पना केली गेलेली आहे आणि या कल्पनेनेच प्राणी जन्म जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो हे साध्वी डोळे आणि रूप ही दोन्हीही सूर्यामुळे प्रकाशित होतात सूर्य हेच त्यांचे कारण आहे म्हणून सूर्यापासून डोळे आणि रुपाचा कधी वियोग होत नाही की संयोग होत नाही त्याचप्रमाणे सर्व जगाची सत्ता आत्मसत्तेमुळे प्रत्ययास येते सर्व जगाचा प्रकाशक आत्माच आहे तर मग आत्म्याशी दुसऱ्या असत पदार्थांचा संयोग किंवा वियोग कसा होऊ शकेल जन्म घेणे असणे वाढणे बदलणे क्षीण होणे आणि मरणे हे सर्व विकार शरीराचेच असतात आत्म्याचे नव्हे जसे कृष्णपक्षामध्ये कलांचा क्षय होतो चंद्राचा नाही परंतु अमावस्येच्या दिवशी लोक व्यवहारात चंद्राचाच क्षय झाला असेच म्हणतात त्याचप्रमाणे मृत्यू इत्यादी सर्व विकार शरीराचेच असतात परंतु भ्रमामुळे लोक त्याला आत्म्याचेच समजतात जसं झोपलेला मनुष्य स्वप्नात कोणताही पदार्थ अस्तित्वात नसतानाही भोगणारा भोगली जाणारी वस्तू आणि भोगरूप फळांचा अनुभव घेतो त्याचप्रमाणे अज्ञानी लोक खोट्या प्रपंचा खऱ्या समजून अनुभव घेतात मुनुन हे सुहास्य वदने या हो त्याग कर हा शोक अंतकरणाला उदास करतो, मोहित करते मन तत्वज्ञाया पूर्णपे सोडन देव अपने स्वरूप स्थिर हो श्रीशुक मन बलरामान जेवी रुक्मिणी की अ समझूत घूम् रुक्मिणी मनाल कटुता काड़न टाकन विवेक बुद्धि ने समाधान के शत्रूंनी ज्याचे सैन्य आणि तेज नाहीसे केले होते त्या रुक्मीचे फक्त प्राणच वाचले होते त्याचे मनोरथ धुणीला मिळाले आपल्याला विद्रुप केले गेले ही आठवण तो विसरू शकत नव्हता म्हणून त्याने आपल्याला राहण्यासाठी भूजकट नावाची एक मोठी नगरी बसवली त्याने अगोदरच प्रतिज्ञा केलेली होती की दुर्बुद्धी कृष्णाला मारल्याशिवाय आणि आपल्या धाकट्या बहिणीला परत आणल्याशिवाय आपण कुंडीनपुरात प्रवेश करणार नाही म्हणून रागाने तो तिथेच राहू लागला परिक्षिता प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी सर्व राजांना जिंकून रुक्मिणीला द्वारकेमध्ये आणून विधीपूर्वक तिचे पाणीग्रहण केले हाजन द्वारकेतील लोकांना यदुपती श्रीकृष्णांच्या बदल अनन्य प्रेम होते त्यामुळे तिथे घरोघर मोठा उत्सव साजरा केला जाऊ लागला तेथील आनंदित झालेल्या स्त्रीपुरुषांनी रत्नांची चमकणारी कुंडली घातली होती त्यांनी सुंदर पोशाख परिधान केलिखा वधूवरांना अनक्नजराणेआहेर म्हणून दिले त्यावेळी द्वारकेत कुठे कुठे ध्वज उंच ठिकाणी फडकत होते। होत ठिकठिकाणी रंगबिरंगी माळा वस्त्रे आणि रत्नांची तोरणे बांधलिली होती घरांच्या दारांवर मंगल वस्तू लावलिल्या होत्या पाण्याने भरलेल्या कलशांनी अगुरु आणि धुपाच्या सुगंधाने आणि दीपमाळांमुळे ती नगरी विलक्षण शोभून दिसत होती अत्यंत जिवलग राजांना आमंत्रित कलिग्छते त्यांच्या उन्मत्त हत्तींच्या मदाच्या झिरपण्याने द्वारकतील सडका भिजलेले होत्या प्रत्यक्त दरवाज्यावर केळीचे खांब आणि सुपारीची झाडं लावलेली असल्याने ती नगरी विलक्षण सुंदर दिसत होती त्या उत्सवात इकडतिकड़घाईघाईन धावणाऱ्या कुरू सृंजय कैकय विदर्भ यदू आणि कुंती या वंशाच लोक एकमेकांसमवेत आनंदोत्सव साजरा करीत होते जिकडे तिकडे रुक्मिणीहरणाचा प्रसंग ऐकून आणि त्याचेच गुणगान ऐकून राजे आणि राजकन्या अत्यंत आश्चर्यचकित झाल्या महाराज रुक्मिणी रुपी लक्ष्मीला साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर पाहून द्वारकावासी स्त्री पुरुषांना अत्यंत आनंद झाला